अध्याय तीनशे पस्तीसावा श्वेतद्वीपवासियांचे वर्णन भीष्म सांगतात याप्रमाणे पुरुषोत्तम नारायणाने नरश्रेष्ठ नारदांच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर जगतकल्याणासाठी ज्याचा अवतार त्या भूतश्रेष्ठ नारायणास नारद पुन्हा असं बोलले नारद म्हणाले जो हे मनात धरून स्वसामर्थ्याने धर्माचा धर्माच्या घरी चा चार रूपारी तू जन्म घेतला आहेस तो लोक कल्याणा हेतु आता तू सि आद्य प्रकृति जी श्वेतद्वीपत जो मी न गुरुजन से पूजन करते व्स गुप्त गोष्ठ मी आजपर्यत कहीं निर्मल विश्वपथे मी चांग प्रकार वेदाध्ययन व तपाचरण के अद्याप्वे तो असत्य भाषण केवल नहीं शास्त्राज्ञेस अनुसरून हस्त पाद शिष्ण व उदर या चौकडीचे मी अनाचारापासून रक्षण केले आहे शत्रू व मित्र मी नेहमी सारखे लेखतो आदिदेव जो परमात्मा त्याला शरण जाऊन मी अनन्य भावे एकसारखे त्याचे भजन करतो या प्रकारे मी अंतःकरण शुद्धी केली असल्यामुळे अनंत जो जगदीश त्याचे दर्शन मला का बरे होणार नाही अवश्य होईल राजा परमेष्ठीचा सुत जो नारद त्याचे हे बोलणे ऐकून सनातन धर्म परिपालक नारायणाने त्याची विधियुक्त पूजा करून त्याला जा म्हणून सांगितले ज्याप्रमाणे गमनानुज्ञाना मिळतात त्या पुराण ऋषीचे अर्चन करून नारद तेथून निघाले आणि श्रेष्ठ प्रकारच्या योगसामर्थ्याने संपन्न असलेले ते नारद एकदम अंतरिक्षात उड्डाण करून मेरू पर्वतावर येऊन उतरले व तेथे गिरीशिखरावर एकांत स्थल पाहून नारद मुनी काही वेळ दिसावा घेतला तेथून वायव्यदिशेकडे त्यांची दृष्टी वळताच एकदम एक अद्भुत चमत्कार त्यांचे नजरेस पडला क्षीरसागराच्या उत्तरेस श्वेत नामक एक प्रसिद्ध व विस्तीर्ण द्वीप आहे हे मेरूपासून बत्तीस हजार योजने दूर आहे असे वर्णन करतात तेथे राहणाऱ्या पुरुषांना इंद्रिय नसून ते काही खात नाहीत त्यांच्या नेत्रांच्या पापण्या लवत नाहीत त्यांचे अंगाला सुवास येतो त्यांचा वर्ण गोरा असून त्यांची सर्व पापे भस्म झालेली असतात पापी माणसाचे नेत्र ते हरण करतात त्यांची हडे व शरीरे वज्रासारखी असतात ते मानापमान सारखे लेखतात त्यांचे अवयवय व रूप दिव्य असून योग सामर्थ्यामुळे ते फार बलवान असतात त्यांची मस्तके छत्रीसारखी असून आवाज मेघगर्जनेप्रमाणे असतो त्यांचे चारी मुंडे सारखे असून त्यांचे पाय कमलपत्रांसारखे कोमल असतात त्यांना साठ शुभ्रदात व आठ दाढा असतात ज्याच्या तोंडात अखिल विश्व पडलेले आहे व सूर्याच्या उदयास्थाने ज्याचे मापन होते त्या महाकालाचा ज्या जणू ग्रास करीत आहेत अशा भयंकर स्वरूपाच्या त्यांच्या जिव्हा असतात ज्या आदिकारण कालापासून सर्व जगत निर्माण झाले त्याला वेदांना सर्व प्रकारच्या धर्माचारांना व शांतात्मे मुनींना खाऊन टाकण्याचे देखील सामर्थ्य त्यांचे अंगी होते युधिष्ठित विचारतो इंद्रियरहित निराहारी निष्पंदहीन व सुगंधी शरीराचे हे पुरुष कसे उत्पन्न झाले आणि त्यांना कोणती उत्तमगती मिळावयाची आहे हे, हे भरतकुलश्रेष्ठा जीवनमुक्तांची व या श्वेत वद्वीपस्थ लोकांची लक्षणे एकाच प्रकारची आहेत हे कसे काय हा माझा संशय नाही साकरा या गोष्टीने मला मोठा चमत्कार वाटून राहिला आहे आपल्याला सर्वकथा माहीत आहेत व म्हणूनच आम्ही ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याकडे धाव घेतली आहे उपरिच राजाचे आचरण भीष्म सांगतात राजा, राजा पित्यापासून मी याविषयी कथा ऐकली असून ती फार मोठी आहे ती मी आता तुला सांगतो ही कथा सर्व कथांचे सार आहे अशी माझी समजूत आहे पूर्वी एकदा उपरीचर नावाचा पृथ्वीपती होऊन गेला इंद्राचा स्नेही म्हणून त्याची ख्याती असून तो नारायणाचा म्हणजे हरीचा मोठा भक्त होता नारायणाचा वर संपादन करून त्या महाधार्मिक व पितृभक्त राजाने अतंदरित राहून मोठे साम्राज्य मिळवले प्रथम सूर्याच्या तोंडून निघालेल्या सात्वत म्हणजे पांछरात्र विधीने तो नारायणाची पूजा करी नंतर अवशिष्ट राहिलेल्या पूजासामग्रीने ब्रह्मदेवाचे पूजन करी मग त्यातून उरलेले सामान घेऊन तो ब्राह्मणांचे अर्चन करी आणि बाकीचे आश्रितांना विभागून देऊन शेष उरेल तेवढे त्यांना तो सेवन करीत असे तो राजा सत्यवादी असून कोणत्याही जीवाला उपद्रव देत नसे ज्याला आधी मध्य व अंत्य नाही त्या अव्यय व देवाधिदेव जनार्दनाची अनन्य भावाने भक्ती करण्यात तो राजा नेहमी मग्न असे त्या शत्रुहंत्या राजाची नारायणाचे ठिकाणी अढळ भक्ती पाहून स्वतः इंद्र आपले अर्धे आसन व अर्ध्याशय्या त्याला देईल राज्य धन स्त्रिया व वाहने ही आपली नसून नारायणाची म्हणजे नारायणापासून मिळालेली आहेत असे समजून ती सर्व त्याने नारायणाचरणी अर्पण केली होती हे नृपाला एका जाणणारे ब्राह्मण नारायणाला अर्पण केलेले अन्न सर्वांचे से आधी सेवन करीत <coughs> <coughs> शत्रूंचे से निर्धालन करणारा तो राजा राज्य करीत होता तोपर्यंत त्याचे मुखावाटे कधीही असत्यवाणी बाहेर पडली नाही किंवा त्याचे मनाला दुष्ट विचार शिवला नाही अथवा त्याचे हातून अणुएवढेही काही पाप घडले नाही असो पंचरात्र महात्म्य हे नृपाला चित्रशिखंडी या अभिधानाने विख्यात असलेल्या सप्तर्षीने मिळून मेरू पर्वतावर वेदांचा निष्कर्ष घेऊन एका उत्तम शास्त्राची रचना केली ते हे पंचरात्र त्या ग्रंथात श्रेष्ठ लोकधर्माचे सप्तमुखांनी अत्यंत उत्तम रीतीने विवरण केले होते हे चित्र शिखंडी म्हणजे मरीची अत्री, अंगिरा, पुलस्त्य पुलह ऋतू व महातेजस्वी व शिष्ठ हेच सप्तर्षी होत हे सप्तर्षीच सात प्रकृती असून स्वयंभू मनू आठवी मूल प्रकृती होय सर्व जगाला या अष्टविध प्रकृतीचा आधार असल्यामुळे लोकांसाठी यानेच हे धर्मराजशास्त्र रचले हे ऋषी जितेंद्रिय संयमी सत्यधर्मप्रायण व एकाग्रचित्त असून वर्तमान भूत व भविष्य या सर्वांचे त्यांना ज्ञान होते हे श्रेयस्कर हे ब्रह्म हे अतिहित कर याप्रमाणे सर्व गोष्टींचा मोठ्या बारकाईने मनामध्ये विचार करून त्यांनी हे शास्त्र निर्माण केले या शास्त्रा धर्म अर्थ व काम या तीन पुरूषार्थां उद्घाटन केले असून नंतर मोक्ष पुरूषार्था विवेचन होते पृथ्वी व स्वर्ग या दो मरियाद ही दिग्दर्शन याद केले होते सप्तर्षीं सर्व ऋषी सम्य सहस्त्र वर्षेपर्यंत प्रभु नारायणा हरी की तपश्चरियापूर्वक आराधना के तेव्हा नारायणाच्या आज्ञेने सरस्वती देवीने सर्व लोकांच्या कल्याणासाठी त्या ऋषीचे ठिकाणी प्रवेश केला आणि शब्दयोजना अर्थगांभीर्य विचारसरणी इत्यादी ग्रंथगुणदृष्टीने हा अप्रतिम ग्रंथ त्या तपोनिष्ठ विप्रर्षीच्या मुखातून बाहेर पडला ओंकार स्वराने युक्त असलेला तो ग्रंथ ऋषींनी प्रथम करुणाघन नारायणाला वाचून दाखवला तेव्हा अदेह व अदृश्य भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन ऋषीना म्हणाला तुम्ही रचलेला हा एक लक्ष ग्रंथ अत्युत्तम आहे यात लोकांनी कसे वागावे याचे सर्व धर्म आले असून ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अंगिरा ऋषी हे ज्याचे द्रष्टे आहेत तो अथर्ववेद या वेदचतुष्टयास धरून हा ग्रंथ तुम्ही केला असल्यामुळे प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही मार्गासंबंधी हा आधार ग्रंथ होईल वेदवचनानुसार मी प्रसादापासून ब्रह्मदेव व क्रोधापासून रुद्र उत्पन्न केला तुम्ही विप्र प्रकृतीचे द्योतक आहा सूर्य चंद्र वायू भूमी आप अग्नी नक्षत्रे आणि ज्याला ज्याला भूत अशी संज्ञा आहे ते ते ही सर्वजशी आपापल्या कक्षेत आधारभूत मानली जातात तसेच वेदाध्ययन करणारे ब्राह्मण अधिकारी मानले आहेत ज्याप्रमाणे तुमचा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ त्या त्या विषयात प्रमाणभूत समजला जाईल अशी माझी आज्ञा आहे स्वयंभू व मनू याच ग्रंथास अनुसरून लोकांना धर्म सांगे जेव्हा उशना व बृहस्पती हे उत्पन्न होऊन ग्रंथरचना करतील तेव्हा तुमच्या बुद्धी कौशल्याने जन्मास आलेल्या या ग्रंथाचाच ते आधार घेतील हे द्विजश्रेष्ठ हो मनु उषना व बृहस्पती यांचे नीतिक ग्रंथ प्रचारात आल्यावर देखील नामक भाविक व हरिभक्त राजा उपरिचर पासून तुमच्या ग्रंथाचे अध्ययन करून त्याचे आधाराने सर्व कर्मे करी हा तुमचा शास्त्रग्रंथ सर्व ग्रंथात अग्रेसरत्व पावेल आणि धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य करण्याचे ज्ञान लोकांना देईल या ग्रंथात उत्तम रहस्य सांगितलेले आहे तुमच्या गर्थक ग्रंथ कर्तृत्वामुळे तुम्ही एका मोठ्या पुलाचे मूळ पुरुष व्हाल वसुराजाही राजलक्ष्मीने युक्त होऊन ख्याती पावेल त्या राजाचे निधनानंतर हा सनातन ग्रंथ जगातून नाहीसा होईल हे मी तुम्हाला सांगतो इतके बोलून अदृश्य नारायण त्या ऋषींना सोडून कोणा एका दिशेने निघून गेला नंतर लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या त्या आद्य ऋषींनी हा सर्व धर्माचा सनातन मूल ग्रंथ प्रचारात आणला पुढे कृतयुगात अंगिरा ऋषीचे कुलात जेव्हा बृहस्पती जन्मास आले तेव्हा वेदांगे व उपनिषदे यांची सुसंगत अशा ग्रंथा या ग्रंथाचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवून धर्मप्रवर्तक व सर्व लोकास आधारभूत झालेले ऋषी तपाचरणाचा निश्चय करून यथेष्ट प्रदेशी गेले ओम तत्स